प्रकरण तिसरे तिसरे प्रकरणाचा विषय आहे आत्मज्ञानामुळे आसक्ती नष्ट होते प्रकरण तिसरे सूत्र पहिले अष्टावक्र उवाच अविनाशिनमानम एकं विज्ञाय तत्वत तत्वात्मज्ञी कथमेरती अष्टावक्र म्हणतात राजा जनकाला खरोखरीच आत्मज्ञान झाले की केवळ आत्मज्ञानाची भ्रांती झाली आहे हे जाणून घेण्यासाठी राजा जनकाची परीक्षा घेण्याकरता मुनिश्रेष्ठ अष्टावक्र त्याला प्रश्न विचारतात आत्मा हा तत्वतः एकच आहे आणि अविनाशी आहे याची जाण होऊन सुद्धा तुझ्यासारख्या आत्मज्ञानी माणसाला पैसा कमावण्याची आसक्ती का आहे राजा जनक गुरूंचा उपदेश ऐकून जागृत झाले भ्रांती नष्ट झाली व त्यांना आत्मज्ञानाने सत्याचा लाभ झाला त्यांचा अहंकार नष्ट झाला करते पण नष्ट झाले राजा जनक एक व्यक्ती म्हणून होते ते, ते समष्टी रूप झाले जणू काही त्यांना नव रूप लाभलं जनक राजा म्हणतात की हे सर्व सहजपणे स्वाभाविकरित्या होत आहे जोपर्यंत मनुष्य करता किंवा भूकता आहे जोपर्यंत संघर्ष आहे तोपर्यंत तणाव आहे परंतु करते पण हे अहंकारामुळे आहे हे जाणल्यावर सर्व काही सहजपणे तणाव न येता घडते म्हणजे घेतली व तो मुक्त झाला आपल्यामुळे जगाची धारणा होत नसून जगामुळे आपण आहोत या धारणेने समर्पण झाल्यावर विनम्रता येते व तेव्हाच परमात्म्याचा लाभ होतो जनकांच्या कथनानंतर त्यांची परीक्षा घेण्यासाठी अष्टावक्र अनेक प्रश्न विचारून राजा जनकांना खरोखर आत्मज्ञान झाले आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी हा प्रश्न विचारला आहे अष्टावक शिक्षक नसून परमजे गुरु आहेत ज्ञान अनुभवाद्वारे देतो रूपांतरण करतो व मुक्ती प्राप्त करून देतो भौतिक बौद्धिक ज्ञानामुळे आपण ज्ञानी झालो असं भ्रम निर्माण होतो शास्त्राचा अभ्यास व उपदेश यामुळे माहिती भरपूर प्रमाणात मिळते मुक्तीपर्यंत पोचता येत नाही ज्ञान आत्मजागृतीमुळे होते मुनी श्रेष्ठ अष्टावक्र राजा जनकांची परीक्षा घेण्याकरता विचारतात की आत्मा हा एक आहे हे तू जाणतोस आत्मा अविनाशी हेही तू जाणतोस मग धनप्राप्तीमध्ये तुला आस्था कशा करता राजा जनकाने भौतिक पदार्थांचा त्याग केला नाही कपडे बदललेले नाही संन्यासी झालेले नाहीत नग्न होऊन महाल सोडून जंगलात गेलेले नाहीत किंवा राज्यही सोडलेले नाही सर्व जसं तसंच आताही सुरूच होत त्यामुळे अष्टवक्र विचारतात कि आत्मज्ञानी झाल्यावर धनप्राप्तीमध्ये रुची कशा करतात अजूनही तुझ्यात धनसंग्रह करण्याची इच्छा आहे का आज सुद्धा तुला राजसिंहासनाचा मोह आहे धन पद प्रतिष्ठा सन्मान यांच्या प्राप्तीसाठी अज्ञानी माणूस असतो ज्याला हिरा मिळत नाही तो दगड गोटे गोळा करतो जो स्वतः प्रतिष्ठित असतो तो दुसऱ्याकडून अधिक प्रतिष्ठेची अपेक्षा करत नाही जो स्वतः प्रतिष्ठित नाही तोच दुसऱ्याकडून प्रतिष्ठेची अपेक्षा करतो जो आतून भिकारी आहे तो बाह्यभोतिक वस्तू गोळा करत असतो ज्याच्या स्वतःच्या मनात शांती नाही तो बाह्य वस्तूमध्ये सुख व शांतीचा शोध घेतो आत्मज्ञान व वा वासना एकत्र नांदू शकत नाहीत प्रकाश आल्यावर अंधार राहू शकत नाही आत्मज्ञानी माणसाकरता ही सारी भौतिक साधने प्राप्त करणे वाईट नाही व वा पापही नाही पण त्यांची आसक्ती पाप आहे धन प्राप्त करणे पाप नाही पत्नी मुले घर गृहस्थाश्रम या सर्वात काही पाप नाही पण त्यांच्याप्रती आसक्ती असणे वाईट आहे आसक्ती सोडूनही सर्व काही भोगता येते त्यामुळे ज्ञान व ज्ञानाचा संबंध भौतिक पदार्थांचा संबंध जीवनाशी नसून आसक्ती व अनासक्तीशी आहे अष्टावक्र या श्लोकातील प्रश्नाद्वारा राजा जनकांना या विषयाची आसक्ती आहे किंवा नाही हे जाणून घेऊ इच्छितात धनामुळे वासनांमध्ये वाढ होते व वासना वाढल्यावर मन अधिक धनप्राप्ती करता प्रसंगी अन्याय करण्यासाठीही तयार होते संपत्तीच्या लोभामुळे मोह लोभ द्वेष ईर्ष्या घृणा संग्रहवृत्ती त्यासाठी वैर व संघर्ष ही अन्य पापभावना व पापकर्म यांच्याही मनुष्य आहारी जातो यामुळे पैसा हे अनेक पापांचे मूळ आहे त्यामुळे सर्वप्रथम पहिला प्रयत्न धनाच्या आसक्तीबद्दलच करण्याचे अष्टावक्रांचे धोरण आहे जर माणसाला धनाची आसक्ती नसेल तर तो अनेक पापांपासून आपोआप मुक्त होतो मग अनेक दुर्गुणांचा मुद्दाम त्याग करावा लागत नाही आणि पैशाची वासना असेल तर मग अन्य अनेक दुर्गुणांपासून स्वतःचा बचाव करताच येणार नाही न्यायनितीने वागून पैसा कमावणे व त्याचा उपभोग घेणे हे धर्मासमान्य व उचित कर्म आहे ती चूक नाही सर्व काही सोडून लंगोटी लावून जंगलात पळून जाणारा फार मोठा धार्मिक आहे व सर्व गृहस्थाश्रमी व्यक्ती पापी आहेत अशी समजूत मोढ लोकांशिवाय दुसऱ्या कोणाचीही असू शकत नाही अध्याय तिसरा सूत्र दुसरे आत्मा ज्ञानाद होत अष्टावाक्र म्हणतात आत्म्याविषयीच्या अज्ञानामुळे एखाद्या विषयाचे जे भ्रामक रूप दिसते त्याबद्दल माणसाला तेवढाच लोभ वाटतो जेवढा अज्ञानामुळे शिंपले चांदीचा भास झाल्याने वाटत राहतो या सूत्रात अष्टावक्र आसक्तीचे कारण सांगून जनकांना प्रश्न करतात की ज्याप्रमाणे शिंपले चा चांदी असल्याचा भास अज्ञानामुळे झाल्यावर त्याविषयी मोहसुद्धा जागृत होतो तेव्हा स्पष्टपणे पाहिल्यावर लक्षात येते की चांदी नसून शिंपलं आहे तेव्हा मोह नष्ट होतो लोभाचे कारण चांदीचा भ्रम होता याच प्रकारे आत्म्याच्या अज्ञानामुळे विषयांचा भ्रम होतो व त्यामुळे आसक्ती सुद्धा निर्माण होते आसक्तीमुळे वाटू लागते की विषयांमुळे सुख मिळते परंतु आता आत्मज्ञान झाल्यामुळे राजा जनकांचा धनसंपत्ती व अन्य विषयांच्या बद्दलचा भ्रम नष्ट व्हायला हवा हे आश्चर्यच आहे की आत्मज्ञानानंतर सुद्धा तुम्ही या विषयांचा त्याग करत नाही व त्याबद्दल तुमचा मोह सुटत नाही असं का होत अध्याय तिसरा सूत्र तिसरे विश्वम स्फुरतम येत्रेदम सागरे सोहम असे अष्टावक्र म्हणतात समुद्रात तरंग निर्माण व्हावा त्याप्रमाणे या आत्म्यात हे विश्व निर्माण होते तेच मी आहे असे मानून तू दीन होऊन का धावतोस अष्टावाक्र म्हणतात कि जो स्वतः अंतर्या मी नाही तोच दुसरीकडे आनंद शोधत फिरतो जो स्वतः सुखी नाही तो विषय भोगाद्वारे सुख मिळवण्याचा भ्रामक प्रयत्न करतो जो स्वत तृप्त नाही तोच भिकाऱ्याप्रमाणे दुसऱ्याकडून तृप्तीची अपेक्षा करतो व तसे प्रयत्नही करतो परंतु सुख आनंद तुम्हाला दुसरे कोणीही देऊ शकत नाहीत विषयभोगातून क्षणिक सुख मिळाले तरी शाश्वत आनंद व समाधान मिळू शकत नाही या क्षणिक सुखासाठी मनुष्य चोरी हत्या खोटारडेपणा फसवणूक कपट शोषण वगैरे अनेक पापे करतो अनेकांना त्रास होईल असे वर्तन करतो अनेकांचे गळे घोटतो भ्रष्ट लोकांच्या मागे हिंडून त्यांची स्तुती करतो सत्ताधाऱ्यांच्या आरत्या गातो हे कशासाठी सर्व ह्याचसाठी की तो समजतो की हे केल्याने मला सुख मिळेल याशिवाय दुसरे कारण म्हणजे त्याच्या स्वतःच्या आत जो परम आनंद भरला आहे त्याविषयी तो पूर्ण अज्ञानात आहे म्हणून तो हिन दिन होऊन दुसऱ्यांच्या जवळ सुखाची याचना करतो याच सत्याचा निर्देश करून अष्टावक्र जनकाला प्रश्न विचारतात की हे विश्व अथांग समुद्रातल्या मामुली लाटेप्रमाणे किंवा मा तरंगाप्रमाणे आहे ते क्षुद्र आहे त्यांचे कोणत्याही प्रकारे मूल्य नाही ते नित्य नाही शाश्वत नाही आणि तू तर स्वतः आत्मा शाश्वत आहेस अथांग समुद्राप्रमाणे आहेस हे सत्य जाणून सुद्धा क्षुद्र क्षणजीवी तरांप्रमाणे असणाऱ्या या जगाच्या मागे का बरं धावतोस हीरा प्राप्त झाल्यावर दगड गोट्यांची अपेक्षा ठेवतोस ते कशासाठी अष्टावक्र हे जाणू इच्छितात कि जनक या क्षुद्र वासनमय जगाच्या मोहातून मुक्त झाले आहेत किंवा नाही अध्याय तिसरा सूत्र चौथे श्रुवापि शुद्ध चैतन्यम आत्मानम अति सुंदरम उपस्थे अत्यंत अष्टावक्र म्हणतात आत्मा आत्म हे शुद्ध चैतन्याचे व अतिसुंदरतम रूप असल्याचे जाणून सुद्धा इंद्रियांच्या विषय सुखात आसक्त होऊन कोणी कसे काय बरे मलिन होऊ शकतात केवळ उपदेश ऐकताच राजा जनकांना आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे अष्टावक्र राजाची परीक्षा घेण्याच्या हेतूने विचारतात की ज्यांना आत्मा म्हणजे एक परम सुंदर चैतन्य आहे याचे ज्ञान होते ते पुन्हा कामासक्त होऊन पुन्हा इंद्रिय सुखाकडे कसे काय वाढतात पुन्हा ते मलिन कसे काय होतात जर एखादा अज्ञानी माणूस या इंद्रिय सुखातच मग्न राहिला तर आपण ते समजू शकतो की त्याला महान व उच्च दर्जाचा आत्मिक आनंद प्राप्त न झाल्यामुळं तो क्षुद्र आनंदात रस शोधतोय परंतु ज्ञानी माणूस आत्मारूपी महान आनंद प्राप्त करून सुद्धा जर त्याचप्रमाणे क्षुद्र सुखात रमत असेल तर याचा अर्थ असा की त्याला सुद्धा अद्याप आत्मानंद प्राप्त झालेला नाही राजा जनक यावर जे उत्तर देईल त्यावरच त्यांना खरोखर आत्मज्ञान झाले आहे किंवा नाही याचा अष्टावक्रमने निर्णय घेतील अध्याय तिसरा सूत्र पाचवे सर्व फूतेशुच्या आत्मानम सर्व भूतानी मुने रेजान आश्चर्य ममत्व अनुवर्तते अष्टावक्र म्हणतात सर्व भूतमात्रात आत्मा आहे व आत्म्यामध्येच सर्व भूत भूतमात्र आहेत हे जाणून सुद्धा मुनींना देखील ममता निर्माण होते हे एक आश्चर्यच आहे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो व नंतर शिकवलेले ज्ञान त्याने आत्मसात केले किंवा नाही याचा निर्णय घेण्यासाठी त्याची परीक्षा सुद्धा घेतो आणि उत्तीर्ण झाल्यावर त्याला प्रमाणपत्र देतो याच प्रकारे गुरु सुद्धा शिष्याची परीक्षा घेतात व कसोटी लावून पाहतात कि अध्याप सोने शुद्ध झाले आहे की नाही अजूनही त्यात अशुद्धता आहे का परीक्षा केल्याशिवाय ज्ञान झाले किंवा नाही खरे काय खोटे काय याचा निर्णय करता येत नाही केवळ पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर कुणीही स्वतःला ज्ञानी म्हणून जाहीर केले तर अज्ञानी त्यावर कदाचित विश्वास ठेवतील पण ज्ञान गुरु पढत पंडिताला ज्ञानी मानू शकणार नाहीत त्यासाठी राजा जनकांच्या आत्मज्ञानाला मुनिश्रेष्ठ अष्टावक्र मान्यता देण्याच्या आधी वेगवेगळ्या प्रश्नांच्या आधारे त्यांची परीक्षा घेत आहेत भूत मात्रात एकच आत्मा असल्यावर काही व्यक्तींच्याबद्दल विशेष ममता कशा करतात जग व आत्मा यांचा अगदी एकात्मसंबंध असूनही ममतेची भूल मुनीसुद्धा कसे करतात अध्याय तिसरा सूत्र सहावे आस्थित परम अद्वैतम मोक्षार्थे व्यवस्थित आश्चर्य काम वश विकल केली शिक्षया अष्टावाक्र म्हणतात परम अद्वैताची प्राप्ती झालेला व मोक्षसुखासाठी उद्युक्त झालेला पुरुष काम सुखासाठी बेचैन होतो हे आश्चर्यच आहे आत्मज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही आत्मज्ञानाने सृष्टी व आत्मा यांच्यातला भेद मिटतो तशे जाणीव व ज्ञान प्राप्त होते परंतु ही मुक्ति नवे, त्याला सविकल्प समाधी म्हणतात यात इच्छा व पर्याय कायम राहतात त्या नष्ट होत नाहीत सर्व संस्कार मन बुद्धी चित्त हे बीजा रुपाने विद्यमान राहतात परंतु जेव्हा ज्ञानीपुरुष निर्विकल्प समाधीत प्रवेश करतो तेव्हा या साऱ्या गोष्टींची बीजे सुद्धा नष्ट होतात व त्यामुळे त्या, त्या पुन्हा सृष्टीत येण्याची शक्यताच उरत नाही हीच मुक्तावस्था असते यालाच निर्वाण किंवा मा मोक्ष म्हणतात याच साठी मुनी श्रेष्ठ अष्टावक्र जनकाना विचारतात की तू परम अद्वैताची प्राप्ती केलीस अद्वैतातच स्थिर झालास मोठी उद्युक्त आहेस म्हणजेच पूर्णत तया तया तयारी झाली आहे व आत्मज्ञान झालेले आहे मुक्ती अजून बाकी आहे हे सविकल्प समाधीची स्थिती आहे अशा स्थितीत पोहचून सुद्धा तू कामक्रीडेच्या इच्छेचा त्याग का केलेला नाहीस जर कामक्रीडे ओढ असेल तर आत्मज्ञान झालेच नाही असा त्याचा अर्थ आहे मग हा तर केवळ एक भ्रमच मनावाला गेला। अध्याय तिसरा सूत्र सातवे उद्भूत आश्चर्य काममाकांक्षेत कालमंत मनुश्रित अष्टावाक्र म्हणतात अद्भुत परमज्ञानाचा काम हा शत्रू आहे हे जाणून सुद्धा एखादा दुर्बल व अंतकाल जवळ आलेला मनुष्य मनुष्यसुद्धा कामसुखाची इच्छा बाळगतो हे आश्चर्यकारकच आहे वासना अनेक प्रकारच्या असतात परंतु त्यातही कामवासना सर्वात जास्त प्रबल असते अन्य वासना, वासना सोडणे एक वेळ शक्य होईल पण कामवासना सोडणे अत्यंत कठीण आहे अनेक ऋषी मुनी साधू संन्यासी योगी भक्त तपस्वी साधक या भावनेतून मुक्त होऊ शकलेले नाहीत या कामवासनेच्या विळख्यातून देवसुद्धा मुक्त राहू शकलेले नाहीत काम ही एक प्रबळ शक्तिशाली ऊर्जा आहे या शक्तिशाली ऊर्जेला दाबून टाकता येत नाही किंवा ती नष्ट केली जाऊ शकत नाही तिचे रुपांतरण करणे मात्र शक्य असते तिचे उन्नय करता येते तिला उच्च परिणता स्वरूपात विकसित करता येते ही संपूर्ण सृष्टी कामातूनच निर्माण झालेली आहे ही शक्ती ईश्वरानेच दिलेली असल्याने ती निंदनीय नाही परंतु केवळ वासना रुपात तिचा उपभोग करणे हे मात्र निंदनीय आहे अष्टावक्रमुनी तीन सूत्रांद्वारे राजा जनकाना जनकांना कामभावनेविषयी सावध करतात ते म्हणतात की शक्तीही न झालेला व मृत्यूच्या जवळ पोचलेल्या मनुष्य कधी काम सुखाची इच्छा करत नाही परंतु जर त्या स्थितीतल्या माणसांनी सुद्धा कामसुखाची वासनातृप्त करण्याची इच्छा बाळगली तर ते खरोखरच आश्चर्य आहे त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीत नवे ज्ञान प्रकट झाले आहे त्या व्यक्तीने कामसुखाची आसक्ती सोडू नये ही सुद्धा आश्चर्य करण्यासारखीच गोष्ट आहे कारण अनेक जन्मात या कामवासनेचे भोग सुख उपभोगलेले आहे ते एका क्षणात आत्मज्ञान होताच नष्ट कसे होणार आत्मज्ञान तर एका क्षणात होते पण चित्ताच्या वृत्तींचे निरसन होण्यास वेळ लागतो जेव्हा त्या पूर्णपणे त्याज्य होतात पूर्णपणे मनुष्य त्यांच्यापासून वेगळा होतो तेव्हाच मुक्ती प्राप्त होते ज्या प्रकारे प्रकाश आणि अंधार एकत्र राहू शकत नाहीत त्याचप्रमाणे ज्ञान आणि जग ज्ञान आणि काम ज्ञान आणि वासना एकत्र राहू शकत नाहीत ज्याला ज्ञान प्राप्त होते व मुक्ती मिळते त्याच्याजवळ जगाची ममता किंवा काम वासना शिल्लक राहत नाही आणि जर ते त्याच्याजवळ असेल तर त्याला ज्ञान झालेले नसून ज्ञानाचा भ्रम मात्र झालेला आहे यासाठीच ज्ञानीपुरुष सांगतात की संसार माया आहे असत्य आहे भ्रम आहे परंतु अज्ञानी माणसासाठी असे ज्ञान आत्मा परमात्मा ईश्वर ब्रह्म हे स्वप्नमय व काल्पनिक असते आत्मज्ञानाच्या याच कसोटीवर पारखण्यासाठी मुनिश्रेष्ठ अष्टावक्र राजांना विचारतात की तुला आत्मज्ञान झाले असे वाटते आहे आणि या ज्ञानाच्या स्थितीत तू हे सुद्धा जाणले आहेस की कामवासना ही माणसाचे शत्रू आहे कामाचा प्रभाव तुझ्यावर अनेक जन्मांचा आहे ज्ञानाचा संबंध नवीनच आहे म्हणून काम तुला आपल्याकडे खेचू शकतो हे जाणून सुद्धा तू काम सुखाची इच्छा करणे हे आश्चर्याचेच ठरेल जर राजा जनक का कामसुखाच्या इच्छेतून मुक्त झाला नसेल तर त्याला ज्ञान झालेले नाही हे स्पष्ट होईल अध्याय तिसरा सूत्र आठवे इह आमूत्र विरक्त्य नित्यानित्य विन आश्चर्य मोक्षकादेविका अष्टावाक्र म्हणतात जो इहलोक व परलोकातील भोगांप्रती विरक्त झालेला आहे आणि जो नित्य व अनित्य यांचा ज्ञानपूर्ण विवेक बाळगतो मोक्षाची इच्छा बाळगतो तो सुद्धा मोक्षाला घाबरतो हे आश्चर्य आहे संसारी गृहस्थ नेहमी द्वंद्वात अडकलेला असतो चांगले वाईट लाभ नुकसान सुख सुखदुःख प्रेम राग जय पराजय संघर्ष शांतता वगैरे द्वंद्वे जीवनाला व्यापून टाकतात नैतिक व्यक्तीच फक्त त्यात फरक करू शकते चांगल्याला पुण्य व वाईट आला पाप म्हणून नैतिक व्यक्ती ओळखू शकते जगात राहून आपल्या वेगवेगळ्या कार्यांच्या द्वारा तो ही पाप पुण्याची कमाई करत असतो मृत्यूसमयी सर्व कर्मातून त्याची सुटका होते पण हे पाप पुण्य तर त्याच्याबरोबरच जातात सर्व पाप पुण्याचे बॅलन्स शीट जमा खर्च व ताळेबंद तो आपल्या सोबत घेऊन जातो जर पुण्याची कमाई जास्त असेल तर तो स्वर्गात जातो पाप जास्त असेल तर तो नरकात जातो पण जेव्हा तो याची फळे भोगतो तेव्हा पुन्हा या जगात परत येतो कोणतेही कर्म असो त्याचे फळ अवश्य मिळते म्हणून कर्म हे मुक्तीचे साधन होऊ शकत नाही जे स्वर्गाची इच्छा मनात धरून कर्म करतात ते सुद्धा मनात भोगासक्त आहेत कि इथल्यापेक्षा स्वर्गात जास्त भोग लुटायला मिळतील परंतु मुक्तीची इच्छा बाळगणाऱ्या या दोन्ही ठिकाणच्या भोगांपासून विरक्त होऊ इच्छितो तो, हो तो।, तो द्वंद्वातून बाहेर पडतो त्याच्यात हा विवेक निर्माण होतो कि जगातले भोग जसे अनित्य आहेत तसेच स्वर्गातले भोग सुद्धा अनित्यच आहेत ते सुद्धा क्षीण होतील म्हणून तो परमानंद रूपातील नित्य शाश्वत अशा मुक्तीची इच्छा करतो आत्मज्ञानाच्या स्थितीतच असा विवेक निर्माण होऊ शकतो म्हणून अष्टावक्र जनकांना पुन्हा प्रश्न विचारतात की तुम्हाला आत्मज्ञान झाल्याने तुम्ही इहलोकातील व परलोकातील भोगांच्या बद्दल विरक्त झाला आहात आत्मज्ञानानंतरची अवस्था मुक्तीची आहे आणि तुम्ही तिची सुद्धा इच्छा बाळगणार आहात जे संस्कार ज्या वृत्ती बीजे शिल्लक आहेत त्यांना सुद्धा नष्ट करून तुम्ही पूर्णतया मुक्त होऊन त्या नित्य व शाश्वत तत्वाची प्राप्ती इच्छित आहात परंतु तरीसुद्धा तुम्हाला मोक्षाची भीती वाटते हे खरोखरच आश्चर्य आहे मोक्ष व मुक्ती हे आकर्षक असूनही त्यांच्याबद्दल फार भय असते पूर्ण स्वतंत्रता घाबरवणारी भयप्रद आहे पूर्ण स्वतंत्रतेत असुरक्षितता असते तेथे भोग नसतातच यामुळे भोगाची इच्छा असणारा मुक्तीच्या कल्पनेने भयभीत होतो तसेच त्याला हे भय वाटत आहे की त्याची भोग वासन शिल्लक असल्याचे ते लक्षण आहे अष्टावक्र या सूत्रात राजा जनकांच्या कडून हे जाणून घेऊ इच्छितात कि त्यांची भोगाची इच्छा बाकी आहे की नाही अध्याय तिसरा सूत्र नववे धीरस्तोज्यमानोपी पीड्यमानोपी सर्वदा आत्मान केवलम पश्य न तुष्यती न कुप्यते अष्टावाक्र म्हणतात धैर्यशील धीर गंभीर पुरुष तर भोग भोगताना आणि व्यथेने पीडित होताना सुद्धा नेहमी केवळ आत्मस्वरूपाकडे लक्ष देतो व तो प्रसन्न होत नाही किंवा संतप्तही होत नाही प्रसन्न होणे संतप्त होणे हे मनाचे धर्म आहेत जे अहंकारामुळे प्रकट होतात अहंकारी व्यक्तीचे जीवन या अज्ञानरूपी अहंकारावरच आधारलेले असल्यामुळे तो वारंवार संतप्त होतो किंवा खुश होतो आणि हे स्वाभाविकच आहे धीर गंभीर पुरुष म्हणजे आत्मज्ञानी सुद्धा भोग भोगतो प्रारब्ध भोग त्याला भोगावे लागतात जगात राहिल्याने आवश्यक कर्म त्याला भोग असे सुद्धा असतात की ज्यामुळे त्याला पिढा सहन करावी लागते तीव्र वेदांना सहन कराव्या लागतात उदाहरणार्थ रामकृष्ण परमहंसांना कॅन्सरच्या वेदांना सहन कराव्या लागल्या पण आश्चर्य असे की त्यांचा चेहरा तरी सुद्धा सदैव प्रसन्न असेल व ते कधीही वेदनेबद्दल तक्रारही करीत नसत दयानंद सरस्वतींना विष देण्यात आले कृष्णाला पायाच्या अंगठ्या तीक्ष्ण बाण लागून मृत्यू आला संत मीराबाईला विष देण्यात आले या सर्व घटनात त्या महान आत्मज्ञानी संतांनी व अवतारांनी अपार वेदना सहन केल्या पण त्याची तक्रार केली नाही ते कधी दुःखी कष्टी झाले नाहीत किंवा ते कधी संतप्तही झाले नाहीत अनेकदा ज्ञानीपुरुषाला समाजाकडून सन्मान मिळतो पण त्यामुळे ते काही खुश होत नाहीत प्रशंसा झाली तरी ठीक व त्यामुळे ते हुरळून जात नाहीत किंवा जगाच्या मायेत अडकत नाहीत या भावना त्यास प्रभावित करू शकत नाहीत कारण त्याचे सर्व चित्त मन बुद्धी या आत्म्यातच विलीन झालेले असतात जर ते भाव माणसाला विचलित करू लागले तर मग त्याला ज्ञान झाले नाही असेच म्हणावे लागेल प्रकरण तिसरे सूत्र दहावे अष्टाव्र म्हणतात जो आपले कार्यरत शरीर दुसऱ्याच्या शरीराप्रमाणेच मानतो तो महाशय पुरुष सुद्धा स्तुती किंवा निंदेमुळे कसं का काय विचलित होतो या सूत्रात मुनी श्रेष्ठ अष्टावक्र असं प्रतिपादन करतात कि आत्मज्ञानामुळे ज्ञानी पुरुष स्वतःला शरीरापेक्षा वेगळा मानतो आत्मा मानतो व त्याचे शरीर तसेच दुसऱ्याचे शरीर त्याच्यासाठी समदृष्टीने पाहता येण्यासारखेच असते शरीर व आत्मा हे भिन्न असल्याने आणि आत्मा एकच असल्याने स्वतःच्या शरीराबद्दल जास्त मम्मत्व मात्र कमी होते ज्ञान झाल्यावर सुद्धा त्याचे शरीर या जगातील नित्य कर्मे करीत कार्यरत राहते शरीराकडून कर्म घडत असल्याने तो स्वतःला या शरीरापेक्षा भिन्न मानून सुद्धा कर्मामुळे त्याला स्तुती किंवा निंदा प्राप्त होतच असते परंतु शरीर म्हणजे आपण नव्हे हे जाणत असल्याने त्या स्तुती किंवा निंदेचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही क्षोभ तेव्हा निर्माण होतो जेव्हा तो या स्तुती किंवा निंदेला स्वतःची स्तुती किंवा मा निंदा मानू लागतो ज्ञानी माणसाच्या दृष्टीत ही स्तुती किंवा निंदा जणू काही त्याची नसून दुसऱ्याच कोणाची तरी आहे शरीर व आत्मा हे भिन्न आहेत याची सखोल जाणीव झाल्यानंतरच अशी तटस्थता व अलिप्त स्थिती प्राप्त होत असते जर ज्ञानी माणसाला स्तुती किंवा निंदेमुळे क्षोभ होत असेल तर तो ज्ञानी झालाच नाही हे सिद्ध होते अध्याय तिसरा सूत्र अकरावे माया मात्र मिदम विश्वम पश्च्यगत कौतुक अपिसनिहिते मृत्यू कथम त्रस्यती धीरधी अष्टावक्र म्हणतात जो या जगाकडे केवळ माया म्हणून पाहतो व जो या जगाच्या कौतुका पलीकडे पोचलेला आहे तो धीर पुरुष सुद्धा मृत्यू आल्यावर भयभीत का बरं होतो मुनीश्रेष्ठ अष्टावक्र राजा जनकाकडून हे जाणून घेऊ इच्छितात कि राजा जनकाच्या मनातील मृत्यूचे भय नष्ट झाले की पूर्वीप्रमाणेच कायम आहे अज्ञानी माणसासाठी जग हे सत्यच आहे अज्ञानी माणसाचे मन याच जगात रमलेले असते तो याच जगात शरीराने व मनाने सुद्धा राहतो जगतो खातो पितो विकास करतो संसारातल्या रोग लोभ घृणा माया मत्सर द्वेष यामुळे प्रभावित होतो तो जगालाच भोगाचे साधन व उन्नतीचा रस्ता मानतो अनेक या जगालाच स्वर्ग मानतात परंतु आत्मज्ञानी माणसाला वास्तवज्ञान झाल्याने तो या जगाला असत्य मानतो व माया किंवा मा भ्रम समजतो कारण त्याला बहुमूल्य आत्म्याची प्राप्ती लक्षात आलेली असते या वैविध्यपूर्ण जगाकडे पाहून अज्ञानी माणसाला आश्चर्य वाटते व तो जगाच्या कौतुकात गुरफटून जातो परंतु ज्ञानी मनुष्य सत्यता जाणत असल्याने तो या जगाच्या कौतुकाच्या पलीकडे पोहोचलेला असतो सामान्य जगतप्रेमी अज्ञानी माणूस हे जग सोडण्याच्या म्हणजे मृत्यूच्या कल्पनेने भयभीत होतोच न जाण या नंतर कोणत्या योनीत प्रवेश मिळेल स्वर्ग मिळेल का नरक मिळेल त्याच्या जगण्याच्या व अजून भोग भोगण्याच्या इच्छेमुळे व अज्ञात विश्वास जाण्याच्या कल्पने मनुष्य भयभीत होतो याप्रमाणे सर्व अज्ञानी मृत्यूमुळे घाबरतातच परंतु अष्टावक्रमुनी जनकांना विचारतात कि आत्मज्ञानी होऊन सुद्धा तू हे जग माया आहे असत्य आहे भ्रमजनक आहे हे ओळखले असूनही मृत्यूच्या भयाने का कंपित होत आहेस कारण जो खरा ज्ञानी आहे तो मृत्यूला घाबरत नाही ते एखाद्या शुभ प्रसंगाचे उत्सवाचे करावे तसे स्वागत करतात शरीराबद्दल माया व आसक्ती असणाऱ्याच मृत्यूच भय वाटत अध्याय तिसरा सूत्र बारावे निस्पृहम मानसम यराश्येपी महात्मन तस्यात्म ज्ञान तृप्त सुलना अष्टावक्र म्हणतात ज्या महात्म्याचे मन मोक्षाची सुद्धा इच्छा बाळगत नाही त्या आत्मज्ञानाने तृप्त झालेल्या पुरुषाची तुलना कशाबरोबर होऊ शकेल या सूत्रात मुनिश्रेष्ठ अष्टावक्र उच्च अनुभूती विषयीचा प्रश्न करतात ते म्हणतात सामान्य संसारी माणूस तर मृत्यूमुळे भयभीत होतो कारण त्याला तेथल्या भोगांची इच्छा असते परंतु ज्ञानी मनुष्य का भयभीत होईल इच्छा व वा वासना या अतृप्त राहण्याच्या कल्पनेमुळे भय असते अज्यंत कोणतेच भय अस्तित्वात नाही ज्ञानी माणूस तर येथील भोगांची काय पण मोक्षाची सुद्धा इच्छा करत नाही जर त्यांनी मोक्षाची इच्छा केली तर ती सुद्धा एक प्रकारची वासनच होईल व वासना असेल तर मोक्ष मिळू शकणार नाही जो माणूस इच्छा मुक्त होऊन केवळ आत्मज्ञानानेच तृप्त आहे तो तर आत्मानंदाचा अनुभव घेत असतो व तो अनुभव हीच एक मुक्ती आहे तोच मोक्ष आहे खरे तर मोक्षापेक्षाही श्रेष्ठ आनंद आहे अशा व्यक्तीची तुलना कुणाबरोबर होऊ शकणार अष्टावक्र जाणू इच्छितात की राजा जनकांना मोक्षाची अपेक्षा तर नाही ना अध्याय तिसरा सूत्र वे। स्वभावा देव जानानो दृश्य किंचन इदम ग्राह्य मिदम त्याज्यम सकीम पश्यती धीरधी अष्टावक्र म्हणतात जो ज्ञानी पुरुष हे जाणतो की दृश्य स्वभावत काहीच नाही तो धीर मनुष्य वस्तूवस्तूच्या मध्ये या ग्रहण करण्यायोग्य आहेत व या त्या ज्या आहेत हे कसे काय बरे जाणतं अज्ञानी माणसाला आत्म्याचे ज्ञान नसल्यामुळे त्याला त्याचे दृश्यमान जगच सर्वस्व वाटते परंतु या ज्ञानीपुरुषाला आत्म्याचे ज्ञान झालेले आहे तो सर्व जगात एकच एक आत्म्याचे रूप पाहतो आहे तो जगाला अनेक क्षणिक भ्रमजाल समजू लागतो आहे नित्य व सत्य आत्मा चाहित्य जगपक्षा ज्यादा महान तत्व शक्ति की प्राप्ति तो क्षुद्र गोष्ठी कपेक्षा आत्मज्ञाठी जग थोड़े मूल्यवान नहीं या ज्ञासार सर्वश्रेष्ठ आत्मा सर्व कहीं है सग्या वस्तूचे मोल सारखे तो कशाला ही स्वीकार करना योग्य समझते नहीं कि को त्याज्य समजत नाही त्याग व स्वीकार ही, ही दोन्ही अहंकाराचीच रुपे आहेत अहंकारामुळेच प्रापंचिक माणूस सर्व काही स्वतःसाठी स्वतःच्या उपभोगासाठी प्राप्त झाले पाहिजे असा आग्रह धरतो व त्या वस्तूंचा त्याग करण्यामागे सुद्धा त्याचा अहंकारच असतो एखाद्या गोष्टीचा त्यागसुद्धा तो स्वर्ग मिळेल पुण्य मिळेल या आश्वासनाच्या मोबदल्यातच करतो पाखंडी व अहंकारी माणूस सर्व काही सोडून नग्न होऊ शकतो पण ते सुद्धा मला लोकांनी त्यागी समजावे या अहंकारापाई व इच्छेपायी केले तर तो त्याग नसून मूढपणा आहे अमुक मिळाले तर मी अमुक सोडेन अशी अड घालून केलेला त्याग निष्फळ असतो जिथे कुठे मी आहे करता आहे तिथे अहंकार आहेच ज्ञानी त्याग करत नाही त्याच्याकडून त्याग घडतो त्याग अपॉप होतो करावा लागत नाही आपले मालकीचे तो काहीच समजत नाही सर्व काही ईश्वराच्या मालकीचे समजतो जगाला दगड गोट्यांपेक्षा जास्त महत्व देत नाही मग कशाचे ग्रहण करणार आणि कशाचा त्याग करणार अहंकारामुळेच भोग व त्याग घडत असतो ज्ञानी माणसासाठी या दोन्ही बाबींना महत्व नाही